वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्ग अकरावा राम पुढे चाला सुंदर सीता मध्ये आणि मागे हाती धनुष घेऊन म्हण असे ते चालले त्यानं वाटेत नाना प्रकारचे पठारे वने रम्य नद्या लागल्या ते सीतेसह पुढे चालले नद्यांच्या वाळवंटात सारस चक्रवाक त्यानं दिसले कमळे असलेली पक्ष्यांचे थबे होते असे दिसले ठिपके असलेल्या काळविटांचे कळप शिंगे असलेले मदोनमत्त रांडुकर आणि रुक्षांचे वैरी हत्ती पाहत पाहत ते चालते तेव्हा एकतीची कमळे याने गजबजलेला होता हत्तींच्या कळपाने तो शोभत होता सारस हंस कादंब आणि अशा पाणपक्ष्याने तो भरलेला होता त्या प्रसन्न पाणी असणाऱ्या रम्य तलावातून त्यांना गाणे बजावण्याचा मोठा आवाज का नाही आला पण तेथे तर कोणी दिसेना तेव्हा कुतूहल म्हणून राम आणि महारथ लक्ष्मण धर्मभूत नावाच्या एका मुनीला विचारू लागले महामने, हे अद्भुत गाणे बजावणे ऐकून आम्हा सर्वांना अतिशय कुतूहल उत्पन्न झाले हे काय बरे असावे सांगा रामाने असे विचारल्यावर त्या मुनिने त्या सरोवराचा प्रभाव सांगायला सुरुवात केली हा पंचापसर नावाचा सर्व टिकून राहणारा रा। रामा मान मांडकर्णी केला त्या मांडक येऊन म्हणाले या मुनिचे आमचे कुणाचे तरी स्थान घेण्याची इच्छा असावी त्या विचाराने ते सर्व देव चिंता युक्त झाले त्या सर्वांनी त्यांच्या तपात विघ्न करण्याकरता विजेसारख्या चमकणाऱ्या पाच प्रमुख अफसरांची योजना केली त्या अफसरांनी मागते पुरते पाहणाऱ्या त्या कार्य देवांच्या कार्यसिद्धीकरता मदनाच्या पाशात अडकले अडकवले त्या पाच अफसरांनी मुलींचे पत्नीत्व स्वीकारले या तटाकावर त्यांच्याकरता एक गुप्त घर निर्माण करण्यात आले तेथेच त्या ते पाच अफसरात सुख वाटेल त्याप्रमाणे वास करून तारुण्यात असलेल्या मुलीला तपोयोगापासून परावृत्त करून रमवित असतात क्रीडा त्यांचाच हा वाद्यांचा ध्वनी आहे भूषणांच्या स्वरात मिळून गेलेला त्यांचा हा मनोहर ऐकू येत आहे राम आणि महायुद्धांच्या कपड्याने झाकलेला आणि ब्राह्मतेजाने संपन्न असलेला आश्रम समूह त्यांना दिसला त्या सुशोभेत शोभिवंत आश्रम समूहात काकुतसे रामाने वैद्यही लक्ष्मणासह प्रवेश केला तिथल्या महर्षीने केला, आणि तो सुखाने सत्काराला सुखने महास्त्रांचे महास्त्र ज्ञाना राम पूर्वी कुठे महिने कुठे एक महीने कठे एक वर्षा रापस आश्रम तो आ कुठे 4 महिने कुठे पाच सहा महिने कुठे त्याहून अधिक महिने कुठे अर्धा दिवस कुठे 3 महिने कुठे 8 महिने अशा रीतीने राम सुखाने राहिला मुनींच्या त्या आश्रमात राहून अनुकूल अशी परिस्थिती मिळाल्यामुळे तेथे मन रमवी आणि सीतेसह सर्वत्र फिरत त्यांची दहा वर्षे गेली हे सर्व करून मग परत तो सुतीक्षणाच्या आश्रमस्थानी आला तेथेही तिथे मुनीने ते त्याचा सत्कार केला तेथेही तो शत्रुध राम काही काळ राहिला असा तो त्या आश्रमात राहत असताना केव्हा तरी त्याने विनयपूर्वक महामुनी म्हटले भगवन या चार मुनी श्रेष्ठ अगच्य राहतात असे नेहमी बोलले जात असताना ऐकले पण हे वन फार तो देश नक्की मला धीमान महर्षींचा रम्य आश्रम कुठे बरे आहे त्या भगवंताच्या कृपा करता माझा धाकटा भोवणी सीता यांच्यासह अगच आणि त्यांना अभिवादन करावे असे मला वाटते त्या मुनिश्रेष्ठांची शुश्रूषा मला स्वतःला करायला मिळावी अशी मोठी इच्छा माझ्या अंत करण्यात घोळते सुतिक्षा आनंदीत होऊन दशरथ पुत्राला म्हणाले रामा मी सुद्धा तुला लक्ष्मण आणि सीता यांच्यासह अगच्छ्यांच्याकडे जा असे म्हणणारच होतो पण या संबंधाने तूच माझ्याशी बोलासे बरेच झाले रामा अगच्छे महामुनी हे कुठे आहेत ते मी तुला सांगतो बाबा रे या आश्रमापासून चार योजना तेथून दक्षिणेकडे अत्यंत शोभणी असा अगच्छ भ्रात्यांचा आश्रम आहे तो दाड़ झाडी जेथे आहे अशा वनाच्या एका भागात जेथे पिंपळाचे बन शोभत आहे पुष्कळ फुले फळे आहेत आणि जो नाना प्रकारच्या पक्ष्यांच्या कलरवाने दुमदुमत आहे अशा भागात आहे तेथे कमळाने भरलेले नाना तलाव आहेत त्यांचे पाणी पाहून मनाला प्रसन्न वाटते हंस कारंडव याने ते तलाव गजबजलेले आणि चक्रवाकाने त्यांना सौंदर्य आणले तेथे एक रात्र राहून रामा प्रभात कळून निघावे त्या वनभागाच्या बाजूने दक्षिण दिशेकडे एक रमणी सीता आणि लक्ष्मण तुझ्या संगतीत रमतील तो वनाचा भाग पुष्कळ झाडांनी गजबजलेला असा आहे जर तुला अगचसे महामुनीना भेटायची इच्छा असेल तर हे महामते आताच जाण्याचे ठरव मुनीचे भाषण ऐकून भ्रात्यासह नमस्कार करून तो आपल्या धाकट्या भावासह हो आणि सीतेसह हो अगच्छ्यांच्याकडे जाण्याकरता निघाला नाना प्रकारची वने मेघासारखे पर्वत सरोवरे नद्या वाटेत ते त्याला लागल्या त्या पाहत पाहत सुतीक्षणाने सांगितलेल्या मार्गाने सुखरूपपणे गेल्यानंतर तो लक्ष्मणाला अत्यंत आनंदीत अंत म्हणाला महात्मा अगच्छ मुनींच्या पुण्यशील बंधूंचे हेच आश्रम स्थान दिसते का ज्या अर्थी या वनाच्या मार्गावर हजारोनी फलभाराने आणि फुलांच्या भाराने, भाराने वाकलेले वृक्ष आढळतात पिकलेल्या पिंपळ फळांच्या एकदम जेथे जे जे ज्या अर्थी काटक्यांच्या मोळ्या रचून ठेवलेल्या दिसत आहेत वैदुर्य म्हणाच्या रंगाचे दर्भ खुडलेले आहेत त्या अर्थी हेच ते आश्रम असले पाहिजे मेघाच्या सौम्या सुतीने जसे मी ऐकले आहे त्याप्रमाणे अगच्छ्यांच्या भ्रात्याचाच हा आश्रम असला पाहिजे यांच्याच परोपकारी भ्रात्याने लोकांचे हित करण्याच्या बुद्धीने आपल्या बळावर मृत्यूचा निग्रह करू ही दक्षिण दिशा आश्रय करण्यासाठी केली येथे इलबल हा संस्कृत बोलायचा आणि तो निघृण राक्षस श्राद्धा करता म्हणून ब्राह्मणांना बोलवून आणायचा आपल्या बकऱ्याचे रूप घेतलेल्या भावाच्या मांसाचे मसाला इत्यादी घालून शिजवून खाद्य बनवून तो श्राद्ध करता म्हणून जा। ते ब्राह्मण जेवून उठले की इरवर मोठ्या आवाजात म्हणायचा कि वातापी वाता बकऱ्याचा आवाज कडे ब्राह्मणांची शरीर फोडून बाहेर पडायचा ते इच्छा रूप घेणारे मांसभक्षी एकत्र होऊन असे हजारो ब्राह्मण नित्य मारून टाकेल देवाने प्रार्थना केल्यावरून महर्षी अगतश्याने श्राद्धात प्रत्यक्ष अनुभव घेऊन तो महासूर खाऊन टाकला पुडे श्राद्धकर्म संपन्न झाले असे म्हणून त्यांच्या हातावर धुण्याकरता पाणी घालून इरवल भावाला बाहेर ये असे म्हणला तो असे ब्राह्मणघक्की भावाला म्हणाला पण मुनिश्रेष्ठ झीमा नाग्य हसत हसत त्याला म्हणाले अरे मी त्या राक्षसाला पचवून टाकले आता तो बाहेर येणे कस शक्य तुझा बखराच्या रूपातला भोग गेला यमाच्या घरी त्याचे ते, ते भावाचे मरण सांगणारे बोलणे ऐकताच तो राक्षस क्रोधाने मुनींच्या अंगावर चाल करून जाऊ लागला त्या ब्राह्मण श्रेष्ठाकडे तो धावताच देदिप्यमान मुनींची अग्नीसारख्या डोळ्याने त्याला जाळून टाकले आणि तो निधन पावला ज्या मुनीने ब्राह्मणांविषयीच्या दयाबुद्धीने हे दुष्कर कर्म केले त्यांच्या भावाचा हा तलाव आणि वन याने शोकणारा आश्रम राम लक्ष्मणाशी असे बोलत असतानाच सूर्य गेला आणि संध्याकाळ प्राप्त झाला भावासह हो यथाविधी पश्चिम संधीची उपासना करून त्याने आश्रमात प्रवेश केला आणि ऋषीना अभिवादन केले योग्य रीतीने त्या स्वागत केल्यावर एक रात्र राम तेथे संपून दिवस उजाड्यावर रामाने आगच घेतला भगवान मी आपल्याला प्रणाम करतो रात्री मला सुखाची झोप मिळाली तुमचा निरोप घेऊन तुमचे गुरु थोरले बंधू त्यांचे दर्शन घेण्याकरता जातो ठीक आहे जा असे ते म्हणाले तेव्हा राम त्यांनी दाखवलेल्या मार्गाने ते वन पाहत पाहत निघाले निवार फणस साल अशोक धावडा चिरीबिल्व मोह बेल शिसव अशी जंगली झाडे फुललेली आणि शेंड्यार फुले आलेल्या लता निशोभणारे रामाने रामाला शेकड्यांनी दिसले हत्तीने सोंडाने काही मोडलेले होते काहींच्यावर वानरे बसलेली होती मत पक्ष्यांचे शेकड्यांनी थवे आवाज करीत होते सुंदर नेत्रांचा राम सौंदर्याची वृद्धी करणाऱ्या जवळूनच मागून येणाऱ्या लक्ष्मणाला म्हणाला ज्या अर्थी पाने दाट असलेले वृक्ष आहेत आणि हरिणाने पक्षी भुजत नाहीत त्या अर्थी शुद्ध अंत्य करणे महर्षीचा दूर नसावा जो आपल्या कृतीने लोकात अगच्छ म्हणून प्रसिद्ध पावला त्यांचा हा थकल्या भागलेल्यांचे श्रम नाहीसे करणारा आश्रम दिसत हवन केलेल्या आग्नेतून निघणाऱ्या धुराने वन भरले आहे झाडांच्या सालीभोवती लपटल्यात हरिणांचे कळफ शांत आहेत आणि अनेक पक्षी कलरव करीत आहेत ज्याने लोकांच्या हिताची इच्छा धरून आपल्या बळाने मृत्यूचे चालू दिले नाही आणि ज्याने पुण्यकार्य का, करून दक्षिण दिशा आसरा घेण्याजोगी केली ज्याच्या प्रभावाने आणि भीतीने राक्षसाने हा दक्षिणेकडचा प्रदेश आपल्या उपयोगात आणलेला नाही असे दिसते त्यांचा हा आश्रम जेव्हापासून या दक्षिण प्रदेशावर पुण्यकर्मी आगच्छाने स्वामित्व मिळवले तेव्हापासून येथील राक्षसांनी वैर टाकून दिले आणि अत्यंत शांत झाले भगवंताच्या नावाने ही दक्षिण दिशा मंगल दिशा झाली ती पूर्वी अघोरकर्मी राक्षसांमुळे आक्रमण करण्यास बिकट म्हणून तिन्ही लोकांत गाजलेली होती पर्वतश्रेष्ठ विंध्य नेहमी सूर्याचा मार्ग इकडे आढळून धरीत असे तो विंध्य यांची आज्ञा पाळून आता वाढत नाहीसा झालाय दीर्घायू लोकविख्यात कर्मे करणाऱ्या अगच्छ्यांचा हा शोभवंत अहिला आश्रम आहे हे अगच्छ लोकांना पूज्य असणारे संत पुरुष आहेत सज्जनांच्या हितामध्ये ते नित्यरत असतात त्यांच्याकडे आपण गेलो तर ते आपल्याला श्रेयाच्या कामी लावतील त्या महामुनी अगच्छ्यांची मी प्रार्थना करून त्यांचे मन वळविन कि वनवासाचा आमचा जो काळ उरला तो प्रभो मी येथे राहून काढे येथे देव गंधर्व सिद्ध श्रेष्ठ ऋषी नियमित आहारपूर्वक नित्य अग्नि बोलणारा क्रूर किंवा कपटी निर्दय पापवृत्तीचा माणूस कारण मुनीचा प्रभावच तसा आहे देव यक्ष नाग आणि पक्षी धर्माची उपासना करण्याच्या इच्छेने आहाराचे नियमन करून येथे राहतात महात्मे सिद्ध पुरुष आणि महर्षी येथे आपले देह टाकून देऊन आणि नवे देह घेऊन सूर्यासारख्या तेजस्वी विमानातून स्वर्गाला जातात शुभ प्राणी मात्राने येथे आराधना केली असता देव त्यांना यक्षत्व देवत्व आणि विविध राज्य देतात लक्ष्मणा आलो आपण त्या आश्रमात पुढे हो आणि सेतेसह मी आलो आहे असे ऋषीना निवेदन कर अरण्यकांडाचा अकरावा सर्ग समाप्त